श्रीशिवलीललामृत अध्याय नवा श्रीगणे जेथे घोष निरंतर तेथे कैचे जन्म कैसेजन्मरण संसार कलिकाल जिंकिला समग्र शिव शिव छंदे करुनिया पापजळवया्चिती शिवनामी आिजाचीसक्ती त्यासिना हि पुनरावृत्ती तो किवळ शिवप जैसे प्राणीचित विषयी गुंतले तैसे शिवनामी होतारत तरी बंधन तया धन इच्छाकधरुणी चित्ती धनाड्याचीकरीतूती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जनमरणकैसेे राज्यभाडारीचे धन साधावयाकरीतन तैस शिव चरणी जडले मन तरी सकट विघ्नकैसेेतया धन्यते शिवध्यानी रत ये विषयी कथा अदभूत नैमिषारण्यसात सूतशौन काप्रती वामदेवना शिवध्यानी रथविचरे काननी एकाकि निर्माय शाजनी त्रिविधेदरजो दिशा जयाचंबर भस्मचर्चित दिगंबर निराहार निरंतर एक हिंड तसे काय करावे कोठे जावे काय घेमुनी काय त्यजावे विश्विवम आघवि खेदमोह भेद नाही अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन क्षमा दयाृपा समान निरलोभदाता भयशोक्रयी नरीत गृहापत्यदारा वरजी कोणीेक परीग्रह नाही सत्य काय वाचा युक्त मौनी न बोलि इतरासी ज्ञानचरचा शिवस्मरण त्याविनने भाषण ह्यानावबोलीजे मौन भेदाभेदरहिजो <coughs> सर्वाच्या अनुग्रहास्तव ते स्वूपरुणी विचारेशिव जडजीवतारावयार्व विचारीसृष्टी स्वच्छे कार्या कार्यसारुणी कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रयरहित विधिषेधीन प्रवृत्ती निवृत्तीवेगळा निरकुशजो निसंग जयिसा ब्रह्मार्ये विचारिमातंग तया चिरीतीभंग वेदशास्त्री तो स्वरूपी सदा समाधीस्त गगनते हि रुतत मनोनी ते परतेसारीत हे तु दृष्टावर्जितजो तेचे दाहकत्जाळीले उर्वीचे कणकटिनत्वळीले चलोणी घेतले प्रभंजनाचे तेने आर्द्रवपूर्ण निरसो न धुवो निशुद्धकेलिजीवन पिंडब्रह्माडजाळून भस्मंगिर्चिलेय तो अमृतामृत किवळशुकी जड भरत क्रौचारण्ये विचरत सर्व देखत शिवप तो एक ब्रह्म राक्षसधावत महाभयानक शरीर अतभूत कपाळिशेंदुर जिव्हा लळलळीत भयानक मुखाबाहेर खंगारदैसे नेत्र बहुत जीवभक्षक्षिलेे अपरिमीत क्षदित तृषित पापी कू पा अकस्मातला महाहिंसक तेने वामदेविला पुण्य श्लोक धावो निया कंठी कंठीघालित मिटी त्याचा लोह परिसासी त्याच्या लोहपरीसासी झघटतापूर्ण तत्काळहोय दिव्यसुवर्ण दे त्याच्या अंगस्पर्शे कुण मतिपालटली तयाची वामदेवा अंगि भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्ववृत्ती झाली परम असुरभाव पालटला आपुल्या अंगी झघटोन उद्दरला पिशी ताशन हे त्यासी नाही च समाधीस्तर्व नेने सुखदुःख शीतोष्ण लोक निंदिती की वंदिती पूर्ण शरीरी भोग की हे हि नैनेै कदा मी हिंदो देशी की विदेशी हे हि स्मरण त्यासी त्यासि तो ब्रमानंद सौख्य राशी विधिषे स्पर्शे अयसा योगिंद्र निःसीम त्याच अंग धाली भस्म दिव्य रूपो हो मुनी सेम चरणीला गला सहस्रजन्मीचे चेझालेे ज्ञान त्यासी आठवधाल सूर्ण मानस सरोवरी उदक पान करिता काकहंस की हाटक का नदी तीरी देख पड़ता पाषाण सुरेख दिव्य का राक्षसैला की करिता सुधारस पान ते थे सहज ची आले दी शशी किशे कर चंद्रकांत किगवता निशा सरे प्रगटे प्रकाश तैसा उद्दरला राक्षस स्तवनकरीतयाचे मणे गुरुव्या ऐक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुजसी करीता संभाषण वाटते पावेन मज पिवपता मदसहस्रजनिके झाले ज्ञान परी पंचवीसजन्मा पासून पापे घडली जिदारुण ती अनुग्रमे सांगो पूर्वी राजा दुर्जय दुर्जय यौवन मध्ये परमदुराचारी होय ब्रण प्रजापीडित प्रजेसि निकरी मारे तैसाचारे आवडे तैसा विचारे स्वेछाचार वेद पुराण शास्त्र कैसे आहे मीनेने। नेनेने स्वप्नी हि नेने कदा धर्म ब्रम्हत्यादी पापे केलिरम नारी अपूर्व आनू नऊ नित्य नूतन भोगी मी ऐषा स्त्रिया असंख्य भोगोन बंदिघालो निकेलिरक्षण धुंडोन, स्त्रिया नूतन आनवी एकदा भोग देवून, दुसऱ्या नेतीचे नपा वदन बंदी रडती आक्रंदून, शाप देती मजलागी विप्रपळालेज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाण इतुके धुंडोन स्त्रिया धरुण आनिल्या भोगिल्या तीनशते द्विजनारी चार शत्रिय कुमारी वैश्यस्त्रिया सुंदरी दहा भोगिल्या शुद्राच्या सहस्र लललना चांडाळ नी चार शाणा त्यावरी अपवित्र मातंगकन्या सहस्र एक भोगिल्या चरमकन्या पाच शत रजका चार गणित वारागणा असख्यात मिती नाही तयाे पाशते महारिणी तिथुक्याच वृष वुरुश, वृषलि नितंबिनी ह्या वेगळ्या कोन गणी इतर वर्ण अष्टादश इतु कामिनी भोगून तृप्तन भे कदामन नित्य कली मध्य पाण अभक्षुके भक्षिलेयशे भोगिता पाप भोग मजलागला क्षय रोग मृत्यु पालो सेग दूत धरुनी नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अतिदुस्तर तपत ताम्र भूमीगी लोहस्तंब तप्त करुन त्यासी नेव न देवितती आलिंगण माझे घोर कर्म जानुन अशी पत्रवनी हिंडव हिंडवी तिढयी तेल झाले तप्त त्यात नेव न बुडवीत तोंडिघालिती नरकमु पाप बहुत जानोनी, महाक्षार कतुरस, महाक्षार महाक्षारकटुरस आनोनी मुखी घालती पासले पाडुनी तीक्ष्ण चुचे घृद्र गुरुद, नेत्र नेत्रफोडिती एकसरी कुंभी पाकी घालुनी शिजविती करणी तप्त लोहदंड दडपीत आहाती थिंचिजाचनी किती सांगुवाचा गुरव्या तेथे रक्तकुंड रेतकुंडदारुण त्यातपचवीती कित्तेक दीन मास तोडिती वरीशिंपिती साडसे कुण वरीशिंपीती क्षारोद जिह्वानासिणी शस्त्रे टाकिती छेदून हस्तपादखंडून पोटफाडिरक्ष अंगाचा काढीती भाता तप्तशस्त्रेरोगीती माथ शिष्ण शिष्णछेदू अवचीता तप्त अरगळा घालिती सर्वांसी टिपर्यालून सवेच करिती पाशबंधन वाकवून चरणी ग्रीवा बांधिती। बोटी बोटी सुया रोवून पाषाणे वृषण करिती चूर्ण हस्तपायीआनून पाशान बेडिघालिती सहस्रवर्षे लगे ऐशिया नरकी बुडवीत एक ये पाडिती दात पाश आपुली विष्टा आपुलिविष्टामु्र बळे च यमदूत, समेच अंगाचे तुकडे पाडीत दोष अमितो निया श्याम शबलश्वान लावून, चरचरा टाकीती फाडून एक शिरास्ती काढीती ओढून एक मास उकरती लोहागळा उष्ण तीव्र पृष्टीहृदयी करिती मार उखळी घालोनी सत्वर सर लोहतप्त मुसळे चिंचिती तीक्ष्ण रस आणीती नासिका आत ओतीती सवेची वृश्चिक कुपी टाकी बहुत विपत्ती भोगिला ज्याचे वीष परमधुरधर ऐस अंगा षडसविती विखार अग्निशिखा लावु सर हे शरीर भाजिले अंतरिक्षीधारे वयसवून पायी बाधिती जडपाश सवेची पर्वता बरे नेवून ढकलुणी देती निर्दयपणे आतडी काढून निश्चिती ज्याची त्याज कडोन न भक्षीत ऊर्ध्व नेवने टांगीतिटीत क्रोध भरे लोहकंटकी उभे करुन करीत इंगळाची आंतरूण मस्तकी घालुनिया पाषाण फोडो निटाकिती मस्तक लोह चनक चनकरुनी तप्त खाखा मनो निदूत माष्टुणी फाडीत तप्त सळया नाकिखोविती ना उफराटेटन ग्रीवेसी बाधुनी थोर पाषाण रिस व्याघ्रादि आनोन विदारी त्या गजपदा खाली चूर्ण अष्टंगे कर्वून वेगळालीकिती भयानक भुते भेड भूते लिंगछे दुनी खामणती संदे ठायी ठाई मूडिती तीक्णशस्त्रे शस्त्रे भूमी तरो वीया शरीर करिती बहुत शर सवेती शूळ परमतीव्र पाल वरी पालते घालिती वरी मारिती मुसळ घाये गा, मग पाषाण अंतन लागे उतरता काचा शिसे ह्यांचा रस करुण बळेची करीती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा तीन सहस्त्रवर्षे पर्यंत नरक यातना भोगिला बहुत त्यावरी मज ढकलोनी देत जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो पाचवा सहावेजन्मी सार मेय सबळ सातवे जन्मी शृगाल आठव्याने गवय विशाळ गुरुवार्या झालो नववे जन्मी मरकट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो गरधव निषिध त्यावरी नकुळ मग वायस विविध तेरावे जन्मी बक झालो चौदावे जन्मी वन कुक्कुट त्यावरी गिध झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा <coughs> अठरावे जन्मी झालो कुरुम त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सवीची पावलो मूषक जन्म उलुक उलुक त्यावरी झालो मी बावीसावे जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट्र उष्ट्रजन्म प्रसिद्ध मग तुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्त्रजन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करुण पावन झालो स्वामीया गंगास्नाने जळे पाप अत्रिनंदन हरी ताप सुरतरु सुरतुदैन्य अमुप हरितदर्शने कुणी करूनिया पाप ताप आण दैन्य संत समागमे जाय जळुन यावरी वामदेव योगिंद्र वचन बोलता झाला तेथवा एक विप्रहोता महाअमंगळ शुद्र रतला बहुत काळ तिचा भ्रतारे साधुनी वेळ जिवे मारिले द्विजाते ग्रामाले प्रे कोणीत जाच भूतभोगीत असे इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पा पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्तपूजना बैसले त्या भस्मात श्वान सेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग पडिले होते विप्रेत विप्र त्यावरी गेले अकस्मात कुण भस्म लागत पापरहित झाला तो तो यमदूती काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासावुनी राहीला संभार ला पाप समूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचं वर्णवे महिमान राक्षसपुषे करजोडोन भस्म महिमा सांगा कैसा भस्मकोणते उत्तम शिव भक्तीलावे कैसा नेम यावरी मामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परमपवित्र उंच योजने अकरा सहस्र प्यावरी एकदा त्रिने देवान सहित पातला यक्षगणकंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महेशा विष्णुन बैसले मदग गण पितृगण समस्त एकादश रुद्रद्वाद आदि अष्ट भैरव सत्य अष्ट दिक्पाळ पातले सहस्र ऋषीश्वर आठ सहस्र बालखिल्य ब्रह्म पाताळ नाग पृथिवचे नृपव शंकरावेष्टित बैसले विष्णुविधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मेळे अपार मंदराचि मिलाले <coughs> सिंधुर वदन वीरभद्र कुमार गण समग्र पुढे विराजे नंदिश्वर दुसरा मंदार शुभ्र तेथे आले सनतकुम साष्टाग करुनी नमस्कार स्तवन करुनी यपार, करुणी यावरी बोले जाश्व पुरिबोले जा विभूतीना ते निर्मळ शुद्ध करुनी गोमय गोळ मृत का, मृतिकाकन विरही ते वाळवुनि उत्तम मग करावे त्याचे भस्म शुद्ध विभूती मज प शिवगायत्री मंत्रिजे आधी लाविजे ऊर्ध्व मगमस्तका ते वेष्टिजे शुद्ध तर्जनीन लािजे कनिष्टिका कनिष्कनिष्टिकाळी करावी दो बोटानी लाविजे भाळी अंगुष्टे अंगुष्टे मध्य के जाळी ऐ से तिपुड्रधारण चंद्रमौळि सनतकुमार सगत तर्जनीन लागी विभूती थ्रिटिलाि निश्ची येपे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्या अगम्यागमन सुरान ब्रमहत्या गोहत्या अभक्ष अभक्षभक्षण महत्वस्माचा महिमा वाम द ब्रह्मराक्षसा सागे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप असुर साला कैलासा प्रतिवन राहिला शिव रूप वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छेकरीत चालिला सत्संगाचा महिमाथोर वामदेव संगे तरला असुर भस्मले भाल नेत्र सदा सुप्रसन भक्ता मंत्रतीर्थद्विजदेव गुरुयज्ञ ज्योतिषी औषधी सर्वे जैसाधरीतिव सिद्धित सीतयांसी पाळ देशी नृपनाथ नामजयाचे सिंहकेत जैसा शक्र नंदनकी तृतीय सुत पृथा देवी च पुरुषाथी मृग ये स गे तो भोपाळ मागे चालदधुरंधर दळ शबराचे मेळ बहुशाल निगतया सवे वनो वनी हिंडता भूपाळक शबर एक परमभावी एक शिवाल एकेला उन्मलोनी पडले दिव्य लिंग पंचसूत्रिरमणीभंग सिंहकेतरायाते सवेग दाबिता झाला ते धवा राजा मने लिंग चांगले परी भावे पूजिले उगेची देवाचन्डिले दंभे करुणी थोर पण, प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करुण जेवी कासारे मांडीले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेवणी शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद की मार्गघ्न वाटेत साधु सिद्ध वेषधरुणी बैसले काळने साधुवेशधरुन वाटेत बैसला करावया विघ्न ऐवे विन देवतार्चन व्यर्थका यदाबीक शवरासिमने नृपसत्तम तुजहे लिंग सापडले उत्तम निषादमने पूजन कैसा आहे सांगपा विनोद बोले नृ वर आहित बहुत प्रकार परीचिता भस्म पवित्र नित्य नूतन चिता चिताभस्माव नैवेद्य कुनये समर्पण हेची मुख्य मुख्यवर्म जाण शैलक्षण निष्टेचे नृपचनमानुयथ शबरलिंग घरा आीत शबरी ससांगी वृत्तात हर्षभरितेझाली सुमुहूर्ते शिवलिंग स्थून दोघे पूजितीयेकनिष्टे कुण चिताभस्म नितन आणिती मेळबुनसाक्षेपे एकाती हो ताचि सुंदरी नैवेद्याआणित करी उभयता करी शिवस्तवनी सादर ऐसे नितिता पूजन लोटले कितीेकदिन पहावया निष्ठापयापूर्ण पहा केले नवल पंचवदने ऐशे एकदा घडो नियालेले चिताभस्मकोठे नमी शबरे बहुत शोधीले अपार क्रमि भूम्ड परतो निसतनासीएत शबरी ससांगे वृत्तांत ती हि झालीक्रांत मणे पूजन के विहोय केले शिव पूजन उत्तम परी चिता भस्म तो शबरभक्तराज प नैवेद्य शिवासिअर्पिणा शिवदीक्षा परमक निष्ठापामण शबरी मणे प्रियालागूण मियापुले भस्म किती याता पाकसदनी बैसोन लावो निघेते याता अग्न ते चिता भस्म चर्जुन सांब पुजन करावे मग शुचिरभूत हो शबरी शिवध्यान स्मरण करी अग्निलाबोने झड करी भस्म करी कलेवर। शबरघे बुनी ते भस्म चर्चि सदा शिवासि सभ्रेम परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी न भोळा चक्रवर्ती उदार तारावयाधैर्य पाहि शंकर आसन घालुनी शबर परमसादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करुण नित्येत नैविद्यघेबून शबर येतीकुण पूर्वाभ्यासे बोला एकातीहोताची सदाशिवा त्रुटी न वाजता नैविद्यदावा विलब होता महादेवा क्षोभत्यंत पैहोय सर्वन्याय क्षमाकरी शंकर परी नैविद्यासी होऊशिर क्षोहो जातो श्री शंकर उशिराणुमाचना शबर आनंदमय शिवाचणी स्त्रियने शरीर जाळिलेठ बेमणी मणि ललनेैवेद्या आनी तव पाठीसी उभी घे पुनिया रंभा उर्वशी मेन का सुंदरी त्याहुनी दिव्य रूपी शबरी चुर्वेध नैवेद्य कली देती च धवा नैवेद्य हर गुणी शबर पुजा झाली षोडशोपचार दोघे जोडो नियाकर स्तवन करिती शिवाची जय जय आनंद ब्रह्माड नायका जय जय, जय शिवमायाचक्रचाल का दुर्जन दमना मदनांत का भहार का भनीपते पू जन धाले सूर्ण शबर पाहे स्त्रीलोकून अलंकार मित सद्गुण आपन हि एक नीळ गणठवे गळागृरुन शिव शिवभक्त शिव समान तवाले दिव्य विमान वाद्येअपार वाजती येत दिव्य सुमनांचे बरीमळ आश्चर्य करी सिंहगे नृपाळ विमानी बैसमुनी तत्काल शिव पद पाबलि दोघेही रावने विनोदे कुण म्या सागितलेचिता भस्मपुजन परीधन्य शबराच निर्वाण उद्दरो निगेलैलासा धन्यती शबरी कामी देह समर्पिला शिवाचणी ऐव निष्टिल्या वाचोनी पिनाकपानी प्रसन्न नभे सिंहके तालागलची छंद सर्व शिवभजना चेध शिवलीला प्रसिद्ध श्रवणकरी सर्व शिवरात्री प्रदोष सोमबार व्रते आचरे प्रीती नृपर शिव प्रथ उदार धने वाटी सतपात्री ऐसे ऐसिता शिवभजन सिंहकेत शिव रूपो हो वोन शिवपदी राहिलता वोन धन्यभजन निष्टेचे शिवलीलामृत मंडपी सुरवाडली चढतदात श्रीधर वागवल्लि अहळ अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे कुणी या ते छाया सघन अत्यंत तेथिसोत शिव भक्त प्रेमद्राक्षफळे पक्वबहूत सदा सेबोत आदरी श्रीधर वरदा ब्रह्मानंद मृडानी हृदयाब्ज मिलिंदा किवल्यपददायका अभेदा लिला अगाध बोलवी पुढे शिवलीलामृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परीसोत सज्जन अखंड नवमाध्यायगौढा श्रीस्तू श्रीसाबशी सदाशिवापणमस्तू